वाल्मिकी रामायण सुंदरकांड स्वर्ग अडुसष्टावा नरव्याघ्रा नंतर देवी निरुप मला आपलेपणाने निरोप देऊन आदरपूर्वक पुन्हा तुझ्या विषयीच्या प्रेमामुळे म्हणाली दाशर्थी रामानं असे अनेक रीतीने तू सांग की रावणाला रणात मारून तुम्ही मला लवकर घेऊन जा वीरा जर तुला वाटले तर एक दिवस येथे कुठल्या गुप्त जागे विश्रांतीसाठी राहा आणि उद्या जा वानरा तुझ्या सानिध्याने माझी अभागिनीची या शोकविपत्तीतून क्षणभर तरी सुटली तू गेल्यानंतर पुन्हा येईपर्यंत की नाही याची शंका आहे यात मुळीसुद्धा संशय नाही तुला न पाहिल्याने उत्पन्न होणारे भय दुःखामुळे खचून गेलेल्या दुरवस्था झालेल्या आणि दुःख नशीबी आलेल्या मला सतावित राहील माझ्या वीरा एक फार मोठी शंका उभी राहते की तुझ्या सहाय्याला वानर वृक्ष आहेत यात शंका नाही पण ती वानर वृक्षांची सैन्ये ते दोघे राजपुत्र हा अथांग महासागर पार करणार कसे तीनच महासत्वांना सागर ओलांडण्याची या जगात शक्ती आहे एक गरुड दुसरा वायू आणि तिसरा निष्पा तू तेव्हा वीरा या तडीला लावण्यास अशा कार्यसिद्धीच्या बाबतीत तुला काय तोड दिसते ते वाघचतुरा मला सांग बरे हे कार्य साधण्याच्या बाबतीत शत्रुमर्दना तू एकटा पुरेसा कारण तुझ्या बळाची महती प्रसिद्ध आहे पण राम जर रणात सगळ्या सैन्यासह रावणाला मारून मला आपल्या पुरीकडे घेऊन जाईल तर ते गौरवास्पद होईल त्या वीर रामापासून राक्षसाने मला वनातून जसे त्याच्या भयामुळे कपटाने हरण करून नेले तसे करणे रामाना योग्य होणार नाही सैन्याने लंका भरून टाकून शत्रूच्या सैन्याचा धुवा उडवून जर काकुदचे राम मला नेतील तर ते त्यांना शोभेसे तेव्हा हो त्या महात्म्याच्या पराक्रमाला आणि रणशूरत्वाला जसे शोभण्यासारखे होईल तसे करण्याला त्यांना सांग ते अर्थयुक्त तर्कानुरूप शोभादायक एक बोलणे ऐकून मी उरलेले सांगायचे ते, ते तिला प्रत्युत्तर म्हणून बोललो देवी वानर वृक्ष सैन्यांचा प्रभू वानरश्रेष्ठ सुग्रीव हा सत्व संपन्न आहे आणि तुझ्या बाबतीत कृतनिश्चय त्याच्या आज्ञेत असणारे पराक्रमी सत्वयुक्त महाबलवान मनात उठणाऱ्या संकल्पासारखे वेगवान असे वानर आहेत त्यांची वर खाली आडवी गती कुठेही अडत नाही मोठी कार्य असले तरी सुद्धा ते खचत नाहीत असे ते अतुल तेजस्वी त्या ते बलसंपन्न महाभाग वानराने वायू मार्गाने जाऊन एकदा नव्हे अनेकदा या पृथ्वीला प्रदक्षिणा घातल्या माझ्याहून विशेष असणारे आणि माझ्या तोलाचे येथे वानर आहेत माझ्याहून कमी बलाचा एकही वानर सुग्रीवापाशी नाही मी तर येथे येऊन पोहोचलो मग त्या महाबलवान वानराविषयी काय सांगावे उत्तम असतील त्याना सेवक म्हणून पाठवित नाही सामान्यांनाच पाठवतात म्हणून देवी त्रास करून घेऊ नकोस चिंता टाकून दे एका उडीद एक ते वानस सेना नायक लंकेत येतील ते महाभाग्यवती ते दोघे नरसिंह माझ्या पाठीवर बसून चंद्र सूर्यासारखे प्रकाशत तुझ्यापाशी येऊन ठाकतील सिंहाप्रमाणे असणाऱ्या शत्रुधमनरामाला लवकरच तू पाहशील धनुर्धरी लक्ष्मण लंकेच्या द्वाराजवळ आलेलाही तुला दिसेल त्यांच्याबरोबर नखे किंवा दाढा ही अयोध्ये असलेले सिंहारखे पराक्रमी ऐरावता सारखे दिसणारे तुपाशी लंकेच्या मलय शिखरावर काळ्या फत्तरासारख्या किंवा मेघासारख्या दिसणाऱ्या वानर, वानर प्रमुखांच्या गर्जना लवकरच तुला ऐकू येतील तुझ्यासह हो वनवासातून परतून शत्रुमर्धन राम अयोध्येत जाईल आणि तेथे त्याला ते अभिषेक झालेला तुला लवकरच दिसेल मग तिची दिनवाणी बंद तिला शुभ आणि प्रियाश अशा शब्दाने मी संतुष्ट केले तुझ्या अतिशोकाने तशी ती अत्यंत पिढलेली मैथिली कन्या माझ्या या भाषणाने शांत झाली सुंदरकांडाचा अडुसष्टावा सर्ग समाप्त सुंदरकांड समाप्त